वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग सहेचाळीसावा आपले पुत्र मारले गेल्याचे दीतीला अत्यंत दुःख झाले ती मरीची पुत्र कश्यप जो तिचा पती त्याला म्हणाली भगवन तुमच्या पुत्राने माझे पुत्र मारून टाकले मला इंद्राचा वध करणारा पुत्र हवा तो दीर्घ तप करून मिळणार तेव्हा मी तप करतोय मला तुम्ही गर्भधान करावे इंद्राचा वध करण्यास पुत्र होण्यास तुम्ही अनुद्या द्यावी कश्यप म्हणाले तथास्तू तुझे कल्याण हो हे तपस्वी स्त्रीये, शुद्ध हो तुला युद्धात इंद्राचा वध करेल असा पुत्र होईल मात्र पूर्ण एक हजार वर्षाने तू जर शुद्ध होशील तर माझ्याकडून तुला त्रैलोक्याची हत्या करेल असा पुत्र होईल असे म्हणून महा तेजस्वी आपल्या हाताने तिला शुद्ध केले आणि तिच्याशी संघ करून स्वस्ती असे म्हणून ते तपागडता निघून गेले हे नरश्रेष्ठा ते गेल्यानंतर अत्यंत आनंदित होऊन दिदीने कुशप्लवनामाच्या तपोवनाचा आश्रय करून दारून तप केले ती तप करीत असता इंद्राने श्रेष्ठ अशा गुणांचा वापर करून तिची सेवा केली अग्नी पेटवणे गवत काटकाळणे पाणी फळेमुळे इत्यादी तिला जे जे हवेसे वाटेल तेथे ते आणून हे सर्व इंद्र करीत होता कष्टाने दुखणारे तिचे अंग दाबणे इत्यादी करीत इंद्र अहनिष तिच्या सेवेत राहिला एक वर्षे पूर्ण होण्यास दहा वर्षे राहिली असता त्रिदिती अत्यंत प्रसन्न मनाने इंद्रायला म्हणाली तप करीत असता आता फक्त दहा वर्षे राहिलेत हे वीरश्रेष्ठा तुझे भले हो त्या अवधीनंतर तुला तुझा भाऊ पाहायला मिळेल करता म्हणून जो पुत्र तुझ्यावर विजय मिळवण्याच्या आकांक्षेने मी मागितला त्याला मी जन्म देईन तू वैरविरहित त्याच्यासह त्रैलोक्य विजयाचा लाभ घेशील हे सुरश्रेष्ठा तुझ्या महात्म्या पित्यापाशी मी याचना केली तेव्हा त्याने एक सहस्त्र वर्षानंतर मला मुलगा होईल असा दिला आहे असे बोलून दिती सूर्य मध्यावर आला असताना झोपेने घेरून जाऊन उषाकडे पाय करून झोपले जेथे पाय ठेवायचे तेथे तिने डोके ठेवले आणि जेथे डोके ठेवायचे तेथे पाय ठेवले हे तिथे शास्त्रविपरीत कृत्य पाहून इंद्र हसला त्याला आनंद झाला तो तिच्या शरीरात योनीद्वाराने शिरला आणि अत्यंत सावधानपणे त्याने त्या गर्भाचे सात तुकडे केले वज्राने तो गर्भ कापला जात असता रामा तो मोठमोठ्याने रडू लागला तेव्हा दिती जागे झाली रडू नको रडू नको असे इंद्र त्या गर्भाला म्हणाला तो रडत होता तरी इंद्राने त्याचे तुकडे केले अरे नको रे मारू नको मारू असे दिले तेव्हा आईच्या आज्ञेला मान देण्याकरता इंद्र बाहेर पडला वज्र हाती असतानाच हात जोडून इंद्रदितीला म्हणाला देवी तू पायांच्या ठिकाणी डोके करून झोपलीस हे अशुची कर... हे अशुची कर्म झाले तेवढे छिद्र मला मिळाले म्हणून लढाईत मला मारणाऱ्याला मी सात प्रहार करून मारले देवी मला तू क्षमा करावीस बालकांडाचा सेहेचाळीसावा सर्ग समाप्त